श्री दत्त महात्म्य अध्याय एकोणतीसावा श्री गुरुदत्तात्रेया गुरु शिष्यास सांगतात माता पुत्रास असा उपदेश करत राहिली तो राजाला दासींनी त्याला पुत्र झाल्याचे सांगितले ते ऐकून राजाने पुत्रजन्माचा उत्सव केला द्विजांना विचारता त्यांनी सांगितले की ग्रह बरे आहेत राजाने जात कर्म करून दानधर्म केला व मुलाचे नाव विक्रांत वर्म असे ठेवले असे नाव ठेवल्याचा सर्वांना आनंद झाला परंतु तसे नाव ऐकून मदालसा हसली ते पाहून राजा मनात खिन्न झाला त्याला वाटले की हिला पूर्वी ना विचारता नाव ठेवले म्हणून ही हसते आहे कारण विचारावे तर लोक हसतील ह्या विचाराने तो गप्प राहिला पुत्र जसा जसा मोठा होऊ लागला तसा तसा त्याला बोध ठसू लागला तो जरी ज्ञानी होता तरी बाह्यत मुढासारखा दिसे अंतरात बोध असे परंतु जड मुढासारखा दिसे त्यामुळे असे कसे झाले आपली प्रिया पतिव्रता सुशीला व धर्मरता त्याचप्रमाणे आपण स्वतही धार्मिक असता पुत्राला मूढता कशी आली असा शोक तो करू लागला परंतु हा पुत्र ज्ञानी आहे असा विवेक त्याला झाला नसल्याने तो दुःखी होता पुत्र आत्मनिष्ठ व साक्षात ब्रम्हविवरिष्ठ झाला त्याला प्र, त्याला प्रवृत्तीनिष्ठ कोण व कसा करील जन्मापासून पुत्राला बोध करून मातेने त्याला ज्ञानी केला त्यामुळे त्याने प्रवृत्ती सोडून दिली यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही केवळ कृपादृष्टीने साधू अज्ञान निवारण करतात मग सहवास देऊन शिवाय ज्ञान देण्यात आश्चर्य काय पुन्हा दैव योगे करून मदालसा गर्भवती राहून तिने पुत्राला जन्म दिला राजाचे मन आनंदित झाले त्याने प्रेमाने त्याचे सुबाहू असे नाव ठेवले ते तसे नाव ऐकून मदालसा हसली मनात खिन्न होऊन राजा उठून गेला त्या पुत्राला उचलून घेऊन मदालसा सांगू लागली जे हाडांनी उभे केले ठिकठिकाणी नाड्यांनी बांधले मासाने लिंपले आणि रक्ताने माखले त्याचे मास कावळे कुत्रे घेऊन पळवतील म्हणून ज्याच्यावर ईश्वराने त्वचा पांगरून झाकले ज्याच्या आत मलमूत्र भरले आहे ते शरीर कसे पवित्र होईल ते सर्वथा अपवित्र आहे म्हणून त्याचा मी पणा धरू नकोस व्यर्थ मोह घेऊ नकोस तू देह नाहीस देहही तुझा नाही त्याच्या सहवासाने तू फसू नको देह इंद्रिये मन व प्राण तसेच बुद्धी व अहंकार यांना आत्मा कोण म्हणेल याचा तू विचार कर जो ज्याला पाहतो त्याहून वेगळा असतो तेव्हा ह्यांचा द्रष्टा तू ह्यांच्यापासून वेगळा आहेस तू परम ज्योती आत्मा आहेस तू जन्मालाच आला नाहीस तर मग कसा मरशील तू विकारांना घेत नाहीस मग तुला वर्णाश्रमता कशी तुला माता पिता नाहीत तू स्वतः आनंद रूप असता तुला कांता कशाला पाहिजे नीट विचार कर तू सर्व देव पूज्य आहेस, तुला सर्व सर्वश्रेष्ठ सुख आहे, तुला राज्य कशा सा तू सर्वान इज्ज आहेस, तू एकमेव आत्मा हे तुझे स्वरूप आहे, तुला पुत्र कशाट पाजे काय सुख दे तू घास आचार वगैरह नको तू पर आईस वारंवार लक्षा घे असा उल्लाप करून मदालसेने पुत्राला ज्ञानी केले तोही जडवत भूमीवर पडून राहू लागला त्या पुत्राला पाहून तोही जड मूड झाला असे म्हणून राजा खिन्न होऊन अहोरात्र मनात झुरू लागला मदालसा पुन्हा गर्भिणी झाली व यथावकाश पुत्राला प्रसवली राजाला ती वार्ता कळल्यावर तो त्वरित तेथे आला त्याने ज्योतिषांना विचारले आता तरी ग्रह कसे आहेत राज्याला हा योग्य होईल का ज्योतिषी म्हणाले हा चतुर होईल अतिशय बुद्धिमाहान होईल सामान्य नर ह्याच्या बुद्धिमत्तेच्या पातळीला पोहोचू शकणार नाही ह्याच्या आयुष्याला मर्यादा नाही परंतु उच्च ग्रह नाहीत त्यावर राजाने म्हटले एवढा योग असला तरी पुरे राजकुळात जन्म पावून बुद्धिमत्ता आणि आयुष्य दोन्हीही उत्तम असल्यावर साम्राज्य सहज मिळते राजाने असे म्हणून जात कर्म करून त्या पुत्राचे शत्रुमर्दन हे नाव योजले प्रियेला विचारून मग पुत्राचे नाव ठेवावे असा निश्चय त्याने केला असताही तो भुलला ते नाव ऐकून म हसली राजा मनात लाजला तो मनात म्हणाला प्रत्येक वेळेस ही असे हसते आता पुन्हा पुत्र झाल्यावर मी त्याचे नाव ठेवणार नाही असा निश्चय करून राजा आपल्या कामाला गेला त्या पुत्राला घेऊन माता क्षणोक्षणी सांगे तू कोठून आलास तू कोणाचा कोण कार रडतोस तुला कोणी मोह पाडला आता नीट विवेक कर जर तू पूर्वी कधी नव्हतास आणि आत्ताच उत्पन्न झालास तर उपसताच स्तनाला चोखून दूध कसे पिऊ लागलास हे शिक्षण तुला कोणी दिले ते सांग अरे तू पूर्वसंस्कारांच्या योगाने ह्या चेष्टा करून राहत आहेस अरे पूर्वी केलेल्या कर्मामुळे हा देह प्राप्त झाला आहे हा येथील कर्मांनी रचलेला नाही तुझ्याहून हा वेगळा आहे अहंता व ममता घेशील व त्रिविध कर्मे करशील तर पुन्हा चौऱ्याऐंशी लक्ष वेळा फेरी घेशील जो निर्विकार साक्षी अज अविकार आणि सर्व भूते माझ्या ठाई असून मीच सर्व भूतांचे ठाई आहे असे नित्य ध्यानात घे द्वैत सोडून दे जो स्वतःच्या आत्मस्वरूपाला विसरून काम क्रोधादिकांच्या अधीन होऊन विषयांचे ठिकानी आसक्त होऊन राहतो तो आत्म्याची हानी करतो काम क्रोध व लोभ हे चोर असून हेच नरकाचे द्वार आहेत ह्यात पडल्यास तर घोर यातना पावशील विषय हे मृग जळाप्रमाणे आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस त्यांचे चिंतन केलेस तर ते विषाप्रमाणे शरीरभर पसरून नाश करतील म्हणून तू एक व्रत दृढपणे धर स्वरूपावर दृष्टी ठेव या व्रताचा भंग करशील तर फार यातना भोगशील पहा बरे ह्या लोकात नारी नावाचा एक नरक आहे त्याच्याकडे पाहिले तरी दुःख प्राप्त होते म्हणून त्यापासून तू दृष्टी दूर ठेव बाहुली लाकडाची असो किंवा चित्राची असो तिला पाहिले तरी भूल पडते म्हणून तिच्याकडे पाहू नको लाकडाची पुतळी पाहिल्याने हत्ती सुद्धा बंधनात अडकतो मग मासाची पुतळी पाहिल्याने अधप्पा तास जाशील यात काही आश्चर्य नाही लाल पांढरी व पिवळी माती तांबे रूपे व सोने म्हणून ओळखली जाते ती जर हातात धरशील तर तुला दुर्गती प्राप्त होईल तेव्हा तू तुझे व्रतधर ते असे की जे अयाचितपणे मिळेल त्याच्यावर निर्वाह कर व भूमिशय्येवर पडून राहा दिगंबर पांघरुण सर्व प्राणी ज्यादा पदार्था बाबतीत निद्रित बाब्त तू जागृति ज्यादा जा जागृत निध्रिस्त रहा तू निर वाग अन्य घोर कष्ट पावशील असा उपदेश वारंबार कर माता मुलाशार करू लगली तो हो सर्व संग सोड़ जड़मूड होवन भूमि पड़न राहू लगला जगह मृगजड़ा प्रमाण मानून तो निस्संग त्याची दृष्टी अंतर्मुख राहून ज्ञानाला भंग आला नाही रानी पुन्हा गर्भिणी झाली तिला चौथा पुत्र झाला त्यावेळी पाच ग्रह उच्च उच्चस्थानावर होते ज्योतिषांनी राजाला सांगितले की आता मनात चिंता करू नका पाच ग्रह उच्च उच्चस्थानास आहेत आतापर्यंत तुम्हाला जे पुत्र झाले त्यांच्या वेळी ग्रह असे नव्हते हा पुत्र भाग्यशाली राजा होईल आपल्या ख्यातीने तुमचा निश्चित उद्धार करील हा शकवून ऐकून राजा सहर्ष झाला त्याने पुत्राचे जात कर्म करून आनंदाने धन राजा प्रिय म्हणाला पुत्राचे नाव ठेवताना तू का हसलीस ते आता ह्या पुत्राचे नाव काय ठेवावे हा प्रश्न ऐकून मंद हसून मदासेने उत्तर दिले त्याचे कारण सांगते ते लक्ष देऊन ऐकावे कांती म्हणजे गती ती परिच्छिन्नाला म्हणजे मर्यादित वस्तूला घडते आत्म्याची व्याप्ती तर सर्वत्र आहे मग तो कोठे गती करील आत्म्याला गती नाही म्हणून विक्रांत नाव निरर्थक आहे म्हणून मी हसले आत्मा निरंश म्हणजे अंशरहित आहे त्याला आकार नाही मग बाहू कसे असतील सुबाहू असे नाव कशा करतात मुळात आत्मा एकटा आहे त्याला स्वगत भेद नाही म्हणून सुबाहू ह्या नावाला निरर्थकपणा जाणावा जर आत्मा एक आहे तर त्याला सजातीय व विजातीय भेद नाहीत अशा आत्म्याला शत्रु कोठून येतील तुम्ही म्हणाल की काम आदी अंतर वैरी आत्म्याला आहेत तर त्याविषयी ऐका काम आदी विकार बुद्धीचे आहेत आत्मा बुद्धीच्या पलीकडचा आहे तो बुद्धी साक्षी व परात्पर असून त्याला शत्रू नाहीत शत्रू नसता शत्रुजीत म्हणताना लज्जा वाटते म्हणून शत्रुजीत हे नाव मला खोटे वाटते प्रियेचे हे वचन ऐकून राजा क्रुद्ध झाला ते पाहून ती म्हणाली जो आसनावरून उठत नाही तो दिगंतरात जाऊन विक्रांत हे नाव मिरविल काय आपल्या बाहुबलाने काही जिंकले तर सुबाहु हे नाव शोभेल हा तर तसा नाहीच अंगावर बसलेल्या माशा सुद्धा जो निवारीत नाही त्याला शत्रुजीत हे नाव कशाला हे माझ्या मनात येऊन मी हसत आहे याचे भविष्य जाणून मला त्या क्षणी हसू आले प्रियेचे हे बोल ऐकून राजा म्हणाला तू भविष्य जाणतेस म्हणून हसली असतील त्राता या ह्या पुत्राला अन्वर्थक नाव ठेव त्यावर मदा आलसा राजाला म्हणाली व्यवहारासाठी देहाला नाव द्यावे लागते तेव्हा या पुत्राला अलर्क असे नाव तू दे दैव योगाने पिसाळलेल्या श्वानाला अलर्क असे नाव देतात त्याचप्रमाणे ह्या हा विषयांचे बाबतीत पिसाळेल म्हणून ह्याला अलर्क हे नाव द्यावे अतहा हा विषयांच्या बाबतीत रथ आहे हे जाणून पुढे वैराग्य वृत्तीचा होऊन ज्ञानभूषित होईल ह्या विचाराने याला अलर्क नाव द्यावे राजाने ते ऐकून त्याचे अलर्क असे नाव ठेवले व विप्रांना धन वगैरे वाटले तिन्ही पुत्रांना पाहून राजा फार दुःख करी त्याने अनेक उपाय केले परंतु पुत्रामध्ये सुधारणा झाली नाही तो म्हणे पुत्र वेळे झाले माझे कर्म कसे वाईट आता पुढे वंशाचे खंडन होईल अज्ञानाने तो असे फार दुःख करी सुदैवाने कुळात एक जरी ब्रह्मनिष्ठ पुत्र झाला तरी तो सर्वांना ब्रह्म लोक देतो हे व्यवहारिक लोकांना समजत नाही कारण साधुत्व ओळखता येण्यासाठी स्वतःच साधूपणा घ्यावा लागतो साधूंच्या गुप्त खुणा भोंधू लोकांना समजतील काय हे न समजल्याने राजा दुःखी होत असे एकदा त्याने पाहिले की विक्रांत विष्ठेत लोळत आहेत राजा म्हणाला कसे दैव आहे याचे राजकुळात जन्माला येऊन भोग भोगत राहावे तरच जन्म होतो अन्यथा तो, तो व्यर्थ आहे पित्याचे हे बोलणे ऐकून विक्रांत हसला ते पाहून राजा म्हणाला हा जाणून हसतो आहे भोग मग त्याला उचलून घेऊन राजाने विचारले असा वेडाहून लोळत का राहतोस जाणून बुजून हे वेड का घ्यावे विद्या शिकून स्वयंवराने विवाह नाना प्रकारचे भोग भोगून मग मोक्षासाठी यज्ञ कर तरस्तु लोकमान्य होशील तुला लोक धन्य म्हणतील आपण स्वतः मोठे व्हावे व वा लोकांचे रक्षण करावे पित्याचे हे बोलणे ऐकून विक्रांताने हसून उत्तर दिले मी माझ्या मातेपासून सर्व अध्ययन केले आहे मी निवृत्ती नावाच्या स्त्रीशी विवाह केला आहे मला स्वात्म राज्यावर अभिषेक झाला असून आता कशाचीही आवड नाही मी करावयाचे ते केले आहे मिळवावयाचे मिळविले आहे तिघे बंधू चांगले झाले आहेत आणि चौथाही ह्याच मार्गाने चालत आहे त्याचे हे बोलणे राजाला आवडले नाही साध्वी स्त्रीचे आचार कुलटेला रुचत नाही त्या त्याप्रमाणे मग रागावून तो राणीला म्हणाला तू हा वंशनाश आरंभिला आहेस मुलाला तू हा खोटा उपदेश बुर्खपणे का केला आहेस खरावृत्ती मार्ग हा आहे तो देव पितर्व नर यांना उपभोग देतो हा दुसरा मार्ग तसा नाही तसाच तो क्लेशदायी आहे देव ज्या भाग्यवंताला राज्य गज अश्व स्त्री धन व शक्ती देतो त्याने ते सर्व भोगावे, हवे अन्यथा तो देवद्रोही होतो ही सामग्री ज्याच्याजवळ नाही त्या दुर्भाग्याकरता निवृत्ती निर्माण केली आहे निवृत्ती घेणाऱ्या नराला आमचेच द्वारी यावे लागते मग हे घरदार सोडून दुरका जावे तू केलेल्या उपदेशाने कसे कल्याण होईल उलट धर्म धर्मलोपून गेल्याने अधपतनच होईल पितृलोकातील किंवा तिर्यग योनीतील पितर किंवा भूतप्रेत योनीला गेलेले हे सर्व क्षुधाभिभूत होतील पापी किंवा पुण्यवंत हे सर्व श्राद्धांनाने तृप्त होतात ही वृत्ती ब्रह्मदेव देतो हे तुला माहीत नाही का गृहस्थाच्या योगानेच मानव पितर देव भूतप्रेत कीटकारी जीव स्वतःचा जीव वाचवितात हा सनातन धर्म ह्याला स्वतः नारायण प्रमाण आहे मग कोण दोष देईल परलोक पर नाही असे श्रुती सांगते अग मूर्खे हा एक लेख तरी वाचो तू तीन लेख भ्रष्ट केलेस ते दुःख भोगत आहेतच अजून तरी ऐक हा अलर्ख भ्रष्ट होऊ नये इतिश्री परमहंस प्रिवराजकाचार्यवर्य श्रीमत्सगुरुदेव श्री श्रीमत्सुदेवानंद सरस्वती विरचि श्री दत्त महात्मेकोन िंशोध्याय गुरुदेव दत्तार्पणमस्त्रे सरस्वती सगळे मा